वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग अकरावा या राक्षसाना वर मिळाले ऐकून सुमारी भय टाकून देऊन रसा ताळून आपल्या अनुयायांसह हो, वर आला त्या राक्षसाचे सचिव मारीज, प्रहस्त बीजपक्ष महोदर हे मोठ्या आवेशाने वर आले आपले राक्षसवीर सचिवांसह सुमारे दशूनलिंग देऊन म्हणाला वर त्रिभुवनातील श्रेष्ठ देवते पासून उत्तम बाळगलेला हे फार उत्तम झाले ज्या करता आम्ही लंका सोडून रसा तळा कडे गेलो ते आमचे विष्णूचे महाभय निघून गेले त्या भयाने भग्न होऊन आम्ही आपले घर तात्काळ सोडले आणि सगळे मिळून रसा तळा ही लंका नगरी आमची आहे आम्ही राक्षस येथे राहत होतो तिच्यात आता तुझा भाऊ धीमान धनाध्यक्षील निष्पा जर ती सामाने दामाने किंवा बर्जबरीने परत घेणे शक्य असेल तर तसे करावे बाळा तूच लंकेचा राजा होशील या शंकाने तुझ्याकडून हा राक्षस वंश जो बुडला होता तो आता वर आला महाबलवंता आम्हा सर्वांचा तू प्रभू होशील आपल्याकडे आलेल्या आपल्या मामाला दशग्रीव म्हणाला धनाध्यक्ष कुबेर हा माझा वडील भाऊ आहे त्याच्याविषयी असे तू बोलणे बरे नाही त्या श्रेष्ठ राक्षस राजाकडून असे समजावणी मिळाल्यावर तो राक्षस त्याची इच्छा जाणून काही बोलला नाही काही काळ गेल्यानंतर रावण तेथे राहत असता प्रहस्त रावणाला मोठ्या विनयाने म्हणाला महाबहू दशग्रीवा तू असे बोलणे बरे नाही शिवराणा बंधू प्रेम इत्यादी नसते हे माझे सांगणे अदित्य आणि दीती दोघी बहिणी बहिणी अत्यंत रूपवान असलेल्या प्रजापती कश्यपाच्या भार्या एकत्रच होत्या अदितीने त्रिभुवनाच्या स्वामी असलेला देवाना जन्म दिला दीतीने दैत्यांना जन्म दिला तेही कश्यपाचे स्वतःचे पुत्र आहेत धर्मज्ञ पूर्वी हा हो समुद्र अरण्ये पर्वत यासह ही पृथ्वी वीरा खरोखर दैत्यांचे होती त्या अत्यंत प्रभावशाली झाले परंतु युद्धात त्यांना त्यांच्याहूनही प्रभावशाली विष्णूने मारून हे सारे अक्षय त्रैलोक्य देवांच्या आधीपत्याखाली आणले अशा प्रकारचे विपरीत वर्तन तूच एकटा करशील असे नाही देवान आणि असुरानेही ते केले आहे म्हणून मी सांगतो तसे असे म्हटल्यावर हर्षयुक्त अंतकरणाने दशग्रीवाने थोडा वेळ विचार केला आणि ठीक आहे असे तो म्हणाला त्याच हर्षाने प्रेरित होऊन त्याच दिवशी तो वीरवान त्या राक्षसाना बरोबर घेऊन वनात गेला तो राक्षस दशद्रे त्रिकुटावर थांबला आणि बोलण्याची कला जाणवत असल्याने प्रहस्ता म्हणाला राक्षस श्रेष्ठ प्रहस्था तू तातडीने जाऊन माझा निरोप म्हणून धनाध्यक्ष कुबेराला समजावण्याने असे की राजन ही लंकापुरे महात्मा राक्षसांची आहे तिच्यात सौम्या तू जाऊन राहिलायस हे तुला योग्य नाही निष्पा अतुल पराक्रमी कुबेरा तू जर ती आम्हाला परत तर मला आनंददायक असणारे तू करशील आणि त्या योगे धर्मही पाळणार कुबेराने उत्तम रीतीने रक्षिलेल्या लंकापुरे गेला आणि परम उदार मनाच्या धनाध्यक्षाला म्हणाला सुव्रता तुझा भाऊ दशदेव याने मला तुझ्याकडे पाठवली आहे सर्व शस्त्रधार्यात श्रेष्ठ असणाऱ्या महाबाहू दशाननाने जे दशा सांगितले ते माझ्या तोंडून एक ही रम्यपुरी पूर्वी सुमाली आदी महापराक्रमी राक्षसाने राज्य केलेली आहे विशालाच्या वैश्रवणा त्याने तुला आज विनंती केली आहे की शांतीपूर्वक आपण ती मागत आहोत बाबरे रे ती त्याला देऊन टाक प्रहस्ताकडून हा निरप बोलण्यात अत्यंत चतुरशेला वैश्रवण देहस्ताला म्हणाला राक्षसाने मोकळी सोडून दिलेली ही लंका माझ्या पित्याने मला दिली आणि राक्षसा दान उपायासवली दशग्रीवाकडे जाऊन त्याला सांग कि पुरी आणि राज्य जे काही माझे आहे ते महाबहून तुझेही आहे असे समजून ते निष्कंटकपणे भोग राज्य आणि जे काही माझे धन त्याची विभागणी न करता ते आपलेच आहे असे समजून तू भोग असे सांगून धनाध्यक्ष पिठ्याकडे गेला पिट्याला प्रणाम करून त्याने रावण्याची इच्छा त्याला सांगितली ताता दशग्रीवाने आता माझ्याकडे दूध पाठवला होता पूर्वी राक्षस जनांचा वास असलेली लंका मला दे असा त्याचा निरोप आहे तेव्हा सुव्रता या मी काय करावे ते तुम्ही मला सांगा असे तो म्हणाला तेव्हा ब्रम्हर्षी मुनिश्रेष्ठ विश्रवा हात जोडलेल्या कुबेऱ्याला म्हणाला पुत्रा माझे सांगणे ऐक महादश माझ्या असेच बोला तेव्हा मी त्या दुर्मतीची अनेक प्रकारे निर्भत्सना केली होती मी त्याला राधाने म्हंटले पुन्हा पुन्हा तू धर्माचा उच्छेद करीत आहेस पण मुला मी जे योग्य आणि धर्माला धरून तुला हिताचे सांगतो ते तू ऐक वर मिळाल्यामुळे त्या दुर्मतीला काय मानावे काय मानू नये ते समजेन असे झाले माझ्या शापानेही त्याचा स्वभाव भयंकर बनलाय म्हणून महाभाऊ तू कैलास पर्वतावर आपल्या अनुयायांसह लंकेचा त्याग करून निवासा करता कैलासा प्रवेश कर तेथे नद्या उत्तम मंदाकिनी नदी सुर्यासारख्या तळपणाऱ्या सुवर्णकांतेच्या कमळांनी भरलेली आहे तिच्या कुमुदा आणि इतरही सुगंधी कमळे आहे तेथे विहार असणारे देव गंधर्व अप्सरा नाग किन्नर हे सदोदित राहून रमत असतात कुबेरा त्या राक्षसांशी तू वैर करू नयेस त्याने फार मोठा वर कसा मिळवला आहे हे तुला ठाऊकच आहे असे पिता म्हणाला तेव्हा त्याचा मान राखण्याकरता त्याने त्याचे सांगणे मान्य केले आणि आपला कुटुंब परिवार अमात्य आणि वाहने व धन घेऊन तो तिथून निघून गेला तेव्हा हर्षित झालेला प्रहस्त अमात्य आणि सेवक यांच्यासह असलेल्या महात्मा दशग्रीवाकडे जाऊन म्हणाला ती लंका आता मोकळी झाली आहे कुबैर ती सोडून निघून गेलाय आता आमच्यासह तिच्या तू प्रवेश कर आणि तेथे सुधर्माचे पालन कर प्रहसाने सांगितल्यावर महाबलवान दश आपल्या भ्रात्यांसह आणि अनुयांसह कुबैरने सोडून दिलेल्या लंका नगरीत केला अनेक मोठमोठ्या रस्त्याने तिचे विभाग पडले होते तो देवशत्रू इंद्र स्वर्गात चढावा तसा त्या नगरीत चढला राक्षसाने दशाननाला राज्याभिषेक केला आणि त्याने ती पुरी पुन्हा उसवली ती पुरी काळ्यामेघाच्या वर्णाच्या राक्षसाने पूर्णपणे भरून टाकली इकडे धनेश्वर आपल्या पित्याच्या शब्दाचा मान राखून चंद्रासारख्या विमल असलेल्या गिरीवर उत्कृष्टरित्याने शृंगारलेल्या पुरीत स्वर्गीय अमरावतीत इंद्र राहावा तसा राहू लागला उत्तरकांडाचा अकरावा सर्ग समाप्त